पुस्तक शामची आई लेखक साने गुरुजी वाचक माधवराव वाबळे रात्र बारावी श्यामचे पोहणे कोकणामध्ये पावसाळ्यात विहिरी तुडुंब भरलेले असतात हाताने सुद्धा पाणी घेता येते इतक्या भरतात पावसाळ्यामध्ये पोहण्याची कोकणात मौज असते नवीन मुलांना या वेळेसच पोहावयास शिकवितात नवशिक्यांच्या कमरेला सुखड किंवा पिढळे बांधतात व देतात त्याला विहिरीत ढकलून विहिरीत पोहणारे असतातच पाण्यात नाना प्रकारच्या कोलांट्या उड्या मारणारेही असतात कुणी विहिरीत फुगड्या खेळतात कुणी परस्परांच्या पायांना पाय लावून उताणी होऊन मानावर करून घोड्या करीतात नाना प्रकार करितात, माझे चुलते पोहणारे होते वडिलांना पोहता येत असे परंतु मला मात्र पोहता येत नव्हते दुसरे पोहत असले म्हणजे मी मजा पहावयात जात असे परंतु स्वतः मात्र पाण्यात कधी गेलो नाही मला फार भीती वाटे आमच्या शेजारची लहान लहान मुलेही धडाधडा उड्या टाकीत परंतु मी मात्र भित्री भागूबाई ढकला रे श्यामला असे कोणी म्हटले की मी तेथून पोबारा करीत असे माझी आई पुष्कळ वेळा म्हणे अरे श्याम पोहायला शीख ती लहान लहान मुले पोहतात आणि तुला रे कसली भीती बुडुका देतील इतके सारे जण उद्या रविवार आहे उद्या पोहायला जा तो वरवडेकरांचा बाळू तू तुला शिकविल नाहीतर भाऊजींबरोबर जा अरे उठल्या बसल्या आपल्याला विहिरीवर काम येथे का पुण्या मुंबईचे नळ आहेत वयास येत असावे कुसाताईची वेणू व आंबी त्या सुद्धा शिकल्या पहायला, तू बांगड्या तरी भर पण बांगड्या भरणाऱ्या मुलीहून सुद्धा तू भित्रा उद्या जा पोहायला त्या बाबूकडे सुखडी आहेत त्या भांद कमरेला वाटेल तर आणखी दोतर बांधून वर धरतील उद्या जा हो मी काहीच बोललो नाही रविवार उजाळला मी कुठेतरी लपून बसायचे ठरविले आज आई पोहावयास पाठविल्याशिवाय राहणार नाही असे मी नक्की ओळखले होते मी माळ्यावर लपून बसलो आईचा ते लक्षात आले नाही साधारण आठ वाजायची वेळ शेजारचे वासू भास्कर बन्या बापू आले श्यामची आई शाम येणार आहे ना आज पोहायला या पहा सुखडी आण बन्या म्हणाला हो येणार पर आहे परंतु आहे कुठे तो मला वाटले की तुमच्याकडेच आहे शाम, अरे शाम कोठे बाहेर गेला की काय असे म्हणून आई मला शोधू लागली मी वरून सारी बोलणे ऐकत होतो मुले म्हणाली तिकडे आमच्याकडे नाही बो आला कोठे लपून तर नाही बसला आम्ही वर पाहू का श्यामच्या आई आई म्हणाली बघा बरे वर असला तर त्याला उंदीर घुशीसारखी लपण्याची सवयच आहे त्या दिवशी असाज माच्या खाली लपून बसला होता पण वरती जरा जपून जा हो तो तकता एकदम उंच उचलतो अलगत पाय ठेवून जा मुले माळ्यावर येऊ लागली आता मी सापडणार असे वाटू लागले मी बारीक बारीक होऊ लागलो परंतु बेडकीला फुगून जसे बैल होता येणार नाही त्याप्रमाणे बैलाला बेडकीही होता येणार नाही मला असे वाटले की भक्तिविजयात ज्ञानेश्वर एकदम लहान माशी होऊन तळ्यातून पाणी पिऊन आले तसे मला तर लहान होता आले असते तर भाताच्या कणग्याआड मी मांजरासारखा लपून बसलो होतो नाही रे येथे तो का येथे लपून बसेल अडचणीत एकजण म्हणाला चला आपण जाऊ उशीर होईल मागून दुसरा म्हणाला इतक्यात भास्कर म्हणाला अरे तो बघा त्या पाठी मागे श्याम असतो सारे पाहू लागले श्याम चलणारे असा काय लपून बसतोस सारे म्हणाले आहे नावर मला वाटलेच होते वरती लपला असेल म्हणून घेऊन त्याला नेऱ्याशिवाय राहू नका आई म्हणाली ती मुले जवळ येऊन मला उडू लागली परंतु किती झाली तरी ती परक्यांची मुले ती जोर थोडीच करणार ती हळूहळू उडीत होती व मी सर्व जोर लावित होतो श्यामच्या आई ला ला तो काही येत नाही व हलत नाही मुले म्हणाली आईला रागाला वती व ती म्हणाली बघू दे कसा येत नाही तो कोठे आहे कार्टा मी चेते थांबा आई वर आली व रागाने माझा हात धरून तिने ओढिले ती मात्र फरफटत ओढू लागली तरी मी आटूनच बसत होतो एका हाताने आई उडीत होती व दुसऱ्या हाताने ती शिमटीने मला मारू लागली आई मुलांना म्हणाली तुम्ही हात दरावं ओढा मी पाठी माकून आकलते व झोडपते चांगले बघू कसा येत नाही तो मुले मला उडू लागली व आई शिमटीने मार देऊ लागली नको का आई आई आई मेलो मी उरडू लागलो काही मरत नाहीस उठ तू उठून चालू लाग आज मी सोडणार नाही तुला पाण्यात चांगला दोन चार वेळा बुडवारे याला चांगले नकात तोंडात पाणी जाऊ दे उठ अजून उठत नाहीस लाज नाही वाटत भिकारड्या लपून बसायला त्या मुली आल्या बघ फजिती बघायला असे म्हणून आईने जोराने मारणे चालवी जातो मी नको मारू मी म्हटले नेखतार पुन्हा पळालास तर बघ घरात घेणार नाही आई म्हणाली शाम अरे मी सुद्धा उडी मारते परवा गोविंद काकांनी मला खांद्यावर घेऊन उडी मारली मजा आली वेणू म्हणाली सोडारी रे त्याचा तो येईल हो श्याम अरे भीती नाही एकदा उडी मारलीस म्हणजे तुझा धीर आपोआपच चेपेल मग आम्ही नको म्हटले तरी तू आपणहून उड्या मारशील रडू नकोस बन्या म्हणाला देवधरांच्या विहिरीवर वरवडेकरांचा बाळू व इतर तरुण होतेच काय आज आला का रे श्याम ये रे मी सुखडी नीट बांधतो हो असं म्हणून बाळू वरवडेकरांनी माझ्या कमरेत सुकडी बांधल्या विहिरीत खाली दोन चार जण चांगले पोहणारे होते मी थरथर कापत होतो हां मार बघू नीट आता उडी बाळू म्हणाला मी आत डोकवावे पुन्हा मागे यावे पुढे हुई, पुन्हा मागे नाग धरी पुन्हा सोडी असे चालले होते भित्रा वेणू तू मार उडी श्याम मग मारील वेणूचा भाऊ म्हणाला वेणूने परकाराचा काचा मारून उडी मारली इतक्यात एकदम मला कुणीतरी आत लोटून दिले मी ओरळो मेलो आई ग मेलो पाण्यातून वर आलो घाबरलो पाण्यातील मंडळी गळ्याला मी मिठी मारू लागलो ते मिठी मारू देत ना आडवा हो असा पोट पाण्याला लाव व लांब हो हात हलव मला पोहण्याचे धडे मिळू लागले बाळूनेही उडी घेतली व त्याने मला धरिले माझ्या पोटाखाली हात घालून तो मला शिकू लागला घाबरू नकोस घाबरलास लवकर दम लागतो एकदम कडेला धरावायला नको बघू अगदी जवळ गेल्याशिवाय कडा धरू नये बाळू वस्तुपाठ देत होता आता फिरून उडी मार चढवर बन्या म्हणाला मी पायऱ्या चढून वर आलो नाग धरले पुढे मागे करीत होतो परंतु शेवटी टाकली एकदाची उडी शाबास रे आता आलेच पोहणे भीती गेली की सारे आले बाळू म्हणाला त्याने मला पाण्यात धरले व आणखी शिकविले आता आणखी एक उडी मार म्हणजे आज पुरे सारी मुले म्हणाली मी वर येऊन उडी टाकली बाळूने न धरता थोडा पोहलो माझ्या कमरेला सुकडिया होत्यात म्हणून बुडण्याची भीती नव्हती माझा धीर चेपला पाण्याची भीती गेली आम्ही सारे घरी जाण्यास निघालो मुले वर मला बरबर मेला पोचवा आली बनिया श्यामी आई श्याम अपन होली मुला नहीं आ चुक थोड़े थोड़े त्याला तोता ही यू लगले काका मनाले कि शाम लवकर शिकेल चांगले पहायला अरे पड़ाशिवाका तो गशिवा भीति जा नहीं श्याम डोके चांगले पूस ती शें पूस आई मनाली मुले नि गेली, मी डोके पुसले, सुकी लंगोटी नेसलो मी घर जरा रागुन बसलो होतो, जेवण वगैरह आई जेवा बसली होती मी ओसरी वो इतक्या श्याम अभी आईने गोड़ हाक मारली, मी आईजव गेलो व मटले का आई माली ती दी घे हा दही है चाटन टाकते तुला आवडते ना मला नको जा सकाळी मार मार मारिलेस आणि आता दही देतेस मी रडोईला होऊन मोठले हे बघ माझ्या अंगावर अजून वळ आहेत विहिरीतील इतक्या पाण्यात पोलो तरी ते गेले नाहीत ते वळ अजून आहेत तो तरी मी दही नको देऊस ते वळ मी इतक्या लवकर कसा विसरेन आईचे डोळे भरून आले होते ती तशीच उठली तिच्याने भात गिळवे ना ती हात धुवून आत आली आई तशीच जेवण पुरे न होता उठली ते पाहून मला वाईट वाटले माझे बोलणे आईला लागले का असे मनात आले आईने तेलाची वाटी आणली व माझ्या वळांना लावू लागली मी काही बोललो नाही आई रडविलीहून म्हणाली श्याम तू भित्र आहेस असे का जगाने तुला मनावे माझ्या शामला कोणी नावे ठेऊ नयेत श्यामला कोणी नाव ठेवू नये म्हणून मी त्याला मारिले श्याम तुझ्या आईला तुमची मुले भित्री आहेत असे कोणी म्हटले तर ते तुला आवडेल का ते तुला खपेल का तुझ्या आईचा अपमान तुला सहन होईल केला तर ते मी सहन करना नहीं व मजा को अपमान के मजा मुला सहन करता कामाने आशे खरी आई वे मजे खरे मुलगे रागवू नको चला धीट हो, ते दही खा व जा खेल आज निजू नको पुहन आल निजले तर लगे सर्दी होते हो गड़ाननो मजा आईला धीट मुले हवी होती भित्री मुले नको होती